अध्याय दोनशे अठ्ठ्याण्णवा पराशर गीता समाप्ती भीष्म सांगतात युधिष्ठिरा नंतर मिथिलाभती जनकाने महात्मा पराशराला धर्माचे कामी अत्यंत श्रेष्ठ सिद्धांत किंवा निर्णय या संबंधाने पुनरपी प्रश्न केला जनक म्हणाला हे महामते ब्रह्मन खरे श्रेय कोणते तशीच खरी गती कोणती कोणती गोष्ट केलेली केव्हाही नाश पावत नाही व कोणत्याही स्थळी पोचला असता प्राणी परत येत नाही ते मला सांगावे पराशर सांगतात बाबारे कशाचाही संघ न करणे म्हणजे सर्व गोष्टीपासून अलिप्त राहणे हे सर्व कल्याणाचे मूळ आहे आणि हे ज्ञानस्वरूपाजनका ज्ञान ही परमगती हवोय सुक्षेत्रात पेरलेले बी कधी नाश पावत नाही व त्याप्रमाणेच यथाविधी आचरलेले तप कधीही फुकट जात नाही ज्यावेळेस कोणीही पुरुष अधर्मय पाश तोडून धर्मावर प्रेम करू लागतो आणि प्राणीमात्राला अभयदान देतो त्यावेळी त्याला सिद्धी प्राप्त होते जो सहस्रावधी गायी व शतावधी अश्वदान देऊन सर्व भूतांना अभयदान देतो अशाला सर्वत्र अभयप्राप्ती होते जो खरा बुद्धिमान आहे तो विषयांच्या भर बाजारात बसला असताही न बसल्यासारखा अलिप्त असतो आणि जो दुर्बुद्धी असतो तो, तो विषय सन्निध नसूनही त्यात गडल्याप्रमाणेच असतो पाणी जसे कमलपत्राला चिकटू शकत नाही तसा शहाण्याला अधर्म चिकटू शकत नाही परंतु जो मूर्ख आहे त्यास लाकडाला लाख चिकटावी त्याप्रमाणे पाप अधिकाधिकच चिकटत जाते पाप हे कर्त्याला त्याचे फल भोगवावे या कारणास्तव निर्माण झालेले असते व त्यामुळे ते भोगल्या वाचून कर्त्याला कधीही सोडित नाही त्याची हिशोबी वेडाली आली म्हणजे ते भोगार्थ कर्त्यापुढे नेमके दत्त म्हणून उभे राहते जे शुद्धात्मे व आत्मसाक्षात्कारी आहेत अशांना कर्मफलापासून केव्हाही क्लेश होत नाहीत परंतु जे आपले कर्मेंद्रियांचे व ज्ञानेंद्रियांचे व्यापारांविषयी बेसावध आणि त्यांचे खरे स्वरूप ओळखत नाहीत व बऱ्या वाईट दोन्ही गोष्टीत ज्यांचे चित्त सारखेच घडून असते अशांना मोठे भय प्राप्त होते ज्याचे विषयावरील प्रेम पूर्णपणे सुटले असून क्रोध ज्याने पूर्णपणे जिंकला आहे अशा मनुष्य विषयांचे गर्दीत उभा असला तरी त्याला पाप लागत नाही शास्त्राने आखून दिलेल्या मर्यादेने बांधलेला धर्मरूपी जो सेतू आहे तो कधीही ढासळत नाही आणि ज्या प्रमाणे पुढे सेतू म्हणजे बांध घातला असता त्यामुळे मागील पात्रात पाण्याचा साठा वाढतो त्याप्रमाणे या धर्मसेतूचे योगाने कर्त्याचे पुण्य व तप यांचा साठा वाढतो ज्याप्रमाणे निर्मल सूर्यकांतमणी केंद्रीय भवनाने सूर्यगत तेज आपल्या अंगी ओढून घेतो व त्याचप्रकारे हे राज्यव्याघ्रा जीव हा समाधीबलाने ब्रह्मभाव आपल्या ठिकाणी प्रकट करू शकतो ज्याप्रमाणे निरनिराळ्या जातीचे सुगंधी पुष्पांशी तिळांचे दाण्यांचा संयोग केला असता त्या त्या जातीचे पुष्पातील सौम्य सुगंध त्या तिळाचे ठिकाणी उत्पन्न होतो त्याचप्रमाणे मनुष्याचे अंतकरणाला ज्या मानाने शुद्धी करणारे धर्मसंस्कार अधिकाधिक होत जातील त्या मानाने त्यांचे ठिकाणी सत्वगुणाचा उदय होऊ लागतो जेव्हा पुरुषाला मोक्षसुखाची आवड उत्पन्न होते तेव्हा स्त्री संपत्ती पदवी वहने व नाना प्रकारच्या आदरातीथ्याच्या क्रिया या सर्वांवर तो पाणी सोडतो व संगतीने त्याचे बुद्धीला भेद नाहीसा होतो परंतु राजा ज्या मनुष्याची बुद्धी विषयाशक्त असते त्याला त्याचे खरे आत्महित केव्हाच कळत नाही आणि त्याचे मन जिकडे तिकडे विषयात गढले असल्यामुळे गळास लावलेल्या आमिषाचे लोभामुळे मासाजसा हसडला जातो तसे त्याला वारंवार हसले बसतात हा स्त्रीपुत्र पश्वादी रूपी जो संसार दिसतो तो देह व इंद्रिये यांचे समुदायाप्रमाणेच परस्पराला धरून उभा आहे बाकी तो आतून नीट तपासून पाहिला असता ज्याप्रमाणे केळीच्या सोपटाच्या खापेच्या पोटात फुसके काल असते त्याचप्रमाणे हा आतून निःसार म्हणजे फुसका आहे व त्याला टेकून जर कोणी राहील तर तो, तो फुटक्या नावेचा आश्रय करणाऱ्याप्रमाणे बुडेल मनुष्याला या लोकात धर्माचरण करण्याची वेळ म्हणून कोणी कोणी काही नेमून ठेवली नाही बरे मृत्यू हा पुरुषाच्या अभिप्रायाची वाट पाहत बसत नाही अर्थात मनुष्य हा सर्वदा मृत्यूच्या जबड्यात उभा आहे असे धरून चालले पाहिजे व त्यामुळेच त्याने सदा सर्वदा धर्माचरण करीत असावे हे चांगले आहे आणि म्हणूनच <coughs> पुरुषाला आज जरी मोक्षाची वाट उघड दिसत नसली तरी त्याने गुरु वचनावर विश्वास ठेवून सर्वदा योगाचा अभ्यास करीत राहावे म्हणजे ज्याप्रमाणे नेत्रहीन असाही मनुष्य सवयीचे बलावर घरात वापरतो वापरतो त्याचप्रमाणे हा पुरुषही अभ्यासबलाने ज्ञानी होऊन अखेर मोक्षगतीला पोचतो जन्म म्हटला की मरण त्याबरोबर ठेवलेलेच आहे व पुन्हा मरणापाठोपाठ जन्मही लागलाच आहे अशी स्थिती असल्याने जो मोक्ष धर्माचे कासेला लागला नाही तो चक्राप्रमाणे हे जन्ममरणांचे फेरे घेत असतो परंतु जो ज्ञानमार्गाने चालतो तो इहपरत्री सुख भोगतो अग्निहोत्रादी कर्मांचा जो जो पसारा वाढवावा तो तो क्लेश वाढतात त्याचे उलट त्यागाधिकांनी हा पसारा संकोच पावल्याने सुखास कारण होतो शिवाय हे अग्निहोत्रादी पसारे परोपयोगी म्हणजे अनात्मभूत जी इंद्रिये त्यांचे तृप्तीसाठी आहे त्याग कीमा संन्यास तो मात्र खरे आत्महित करणार आहे ज्याप्रमाणे कमलाचे देठाला लागलेला चिखल तेव्हाच धुवून जातो त्याप्रमाणे मन हे निश्चय केला असता लवकरच पुरुषाच्या आत्म्याभूती आपली चिकाटी सोडते प्रथम मनच आत्म्याला योगेन्मुख करते आणि काही कालाने तो योगी या मनाला आत्म्यात लीन करतो व याप्रमाणे मनाचा अडथळा निवारला म्हणजे तो सिद्ध बनून रहित अशा आत्म्याच्या साक्षात्काराला पावतो जो इंद्रियांचे तृप्तीसाठी झटतो तो वास्तविक परक्यासाठी श्रम करीत असतो परंतु मोहामुळे आपण स्वकार्यच करीत आहो अशी त्याची भावना असते व यामुळे फलतः तो स्वहितापासून च्युत होतो गति तीन प्रकार की है अधोगति तिर्य गति व परागती मजे स्वर्गात गतिपैकी जो ज्ञाता आतो क्या आत्म्यास सुकृतबलाने परागति प्राप्त होते व इतर मूड़े आत्म्यास अधोगति किय गति यापैकी कोम तारतम्या प्राप्त होते पक्क भजले मड़क्यात ज्यादा को द्रव पदार्थ झिरपत नहीं कि त्या मडक्याला बाधा करू शकत नाही त्याचप्रमाणे शरीर तपोग्नीने जाळून पक्के झाल्यावर मग त्याने ब्रह्मरोकापर्यंतही विषयभोग भोगले तरी ते बाध पावत नाही ते वाटेल त्या वस्तूचा उपभोग घेत निर्वाद राहते जो कोणी विषयभोग भोगतो त्याला ब्रह्मसुखाचा भोग खचित मिळत नाही परंतु जो शरीरी विषयभोगाचा त्याग करतो तोच ब्रह्मसुख भोगण्यास समर्थ होतो जन्मांधाला ज्याप्रमाणे मार्ग दिसत नाही त्याचप्रमाणे अज्ञानरूप धुक्यात गुरफटून जाऊन केवळ शिष्ण व उदर यांचे सुखात घडलेला जीवात्मा स्वस्वरूपास ओळखीत नाही समुद्रावर उदीम करणारे व्यापारास ज्याप्रमाणे मूळ भांडवलाचे मानाने फायदा मिळतो त्याचप्रमाणे या संसाररूप समुद्रात वावरणारे वापरणारे जे जीव आहेत त्यांना कर्म आणि ज्ञान यांचे त्याचपाशी जसे भांडवल असेल तशा मानाने पुढील गती मिळेल हे जग अहोरात्रमय म्हणजे कालप्रधान आहे आणि या जगात मृत्यू हा जरेच्या रूपाने हळूहळू संचार करून सर्प ज्याप्रमाणे वायू गिळतो त्याप्रमाणे भूतमात्रास गट्ट करीत चालतो जन्मास आलेला प्राणी स्वत केलेल्या कर्माचे फळ मिळवीत असतो सुख किंवा दुःख यातील एकही गोष्ट ज्याचे त्याचे कृती वाचून त्याला कधीही मिळत नाही मनुष्य निजला असो चालत असो बसला असो किंवा विषयात वावरत असो त्याची शुभाशुभकर्मे सर्वदा त्याचे जवळ उभी असतात ज्याप्रमाणे एकवार समुद्र तरून परतीलाला पोचलेला मनुष्य पुनरपी समुद्रात उडी टाकण्याची इच्छा करीत नाही त्याचप्रमाणे जो प्राणी एकवार संसारसागराचे परतिरास पोचला तो पुनरपी या महार्णवात पडण्याची इच्छा करीत नाही मुक्तास पुनर्जन्म कारण नाही ज्याप्रमाणे एखादी नौका अगाध जलात बुडाली तरी तिचे दोरखंड कोळ्याच्या हाती असले म्हणजे त्याचे योगाने तो त्या नावेस वाटेल तशी खेचून वर काढतो त्याचप्रमाणे हे शरीर व त्यातील जीवही जरी संसारसागरात गटंगळ्या खात असले तरी सुसंस्कृत मन हे योगरूपी सूत्राच्या योगाने त्याला खेचून परतिरास पोचवू शकते ज्याप्रमाणे समुद्राच्या आसपासच्या इतर सर्व नद्या समुद्रात मिळून लय पावतात त्याचप्रमाणे योगात घडलेले मन आपल्या सर्व विषयासह हो मूळ प्रकृतीत लय पावते ज्यांची मने अनेक प्रकारच्या विषयप्रेमरूपी पाशांनी जखडली आहेत असे अज्ञानात घडलेले मनुष्य नदीत बांधलेल्या वाळूच्या घराप्रमाणे नाश पावतात या शरीर नामग्रहात त्या शरीरा शरीरासंबंधी जे नामरूप ते आत्मधर्म आहेत असे समजून राहत असणारा प्राणी जेव्हा अंतरंगशुद्धी व बहिरंगशुद्धी ए तद्रूप तीर्थात स्नान करून ज्ञानाचे मार्गाने जाईल तेव्हा त्याला हलोकी व परलोकीही सुख होईल मागे सांगितलेच आहे कर्मा कर्मा की कर्माचा प्रसारा क्लेशावह आहे व कर्माचा संकोच किंवा त्याग सुखाव आहे कर्मविस्तार तितका पद, परार्थ होय वो त्याग हाच खरा आत्महित करता है। असे है ही ही आहे असे ज्ञाते समजतात मित्रमंडळी ही सर्व मानिव असून जात भाई हे सर्व मतलबाचे व स्त्रीपुत्र व दास ही केवळ आपल्या द्रव्यावर चरणारे आहेत असे समजावे आई व बाप कोणीही आपणास काही देत नाही तर आपण जर पूर्वी काही दान केले असेल तर तेच आपण परलोकीचे मार्गाला निघालो असता शिदोरी शिदोरीप्रमाणे वाटेत उपयोगी पडते सारांश प्राण्याला त्याचे स्वकृतीचे फल उपयोगी पडते जनका माता पुत्र पिता भ्राता भार्या व मित्रजन हे प्राण्याचे उदयाला कितीसे कारण आहेत म्हणशील तर सोन्याचे नाण्यावर छापलेल्या शिक्क्याच्या रेखा जितपत त्या नाण्यात किंमत आणण्यास कारण होतात तितपतच त्या नाण्याला जी किंमत येते ती प्रधानतः त्याचे सोन्याचे अस्सलपणानेच येते मुद्रेने येत नाही मुद्रेने येते तर तोच छाप खापराच्या तुकड्यावर मारला असता त्याला कोणी मोहरीची किंमत देत नाही हे आपण पाहतो याच न्यायाने प्राणी जो लोकात उदयास येतो तो आपल्या अदृष्टाचे बळानेच येत असतो पिता मातादी त्या अभ्युदयाला फारशी कारण नसतात बरी किंवा वाईट जी काही कर्मे प्राण्याने पूर्वी केली असतील ती यथाकाल त्याचेकडे भोगार्थ येतात आणि त्याचे फलभोगाची वेळ येऊन ठेपली की आत्मा हा बुद्धीला त्यांचे भोगाविषयी प्रेरणाच करतो जो आपली मुख्य भिस्त स्वतःचे प्रयत्नावर ठेवून केवळ सौलभ्यार्थ म्हणून दुसऱ्याचे सहाय्य घेतो अशाचा कसलाही यत्न केव्हाही फसत नाही ज्याप्रमाणे सूर्याचे किरण सूर्याला केव्हाही सोडित नाहीत त्याप्रमाणे जो शूर धीर व शहाणा मन द्विधा न करता सर्व जीव लावून कोणतेही कृत्य करतो अशाला लक्ष्मी केव्हाही सोडून जात नाही जो भला मनुष्य आस्तिक्यबुद्धी व व्यवसाय परता यांनी दृढकास धरून गमेंड न बाळगता मोठ्या धोरणाने व योग्य उपायांचा किंवा साधनांचा स्वीकार करून कोणतेही कार्य आरंभतो त्याचे ते कार्य फसत नाही प्राणी आईचे गर्भात उपस्थित झाला रे झाला की त्याचे पूर्वजन्मी केलेली शुभ व अशुभ अशी उभय प्रकारची कर्मे त्याचे उभी राहतात आणि कर्वतीने कापलेल्या लाकडाच्या भूशाला ज्याप्रमाणे वायू उडवून दूर नेतो त्याप्रमाणे त्याच्या कर्मानुरूप मृत्यू त्या, त्या, कर्मा त्या प्राण्याचे काही चालू न देता सर्वनाश करणाऱ्या कालाच्या सहाय्याने त्याला त्याच्या नाशाकडे ओढून नेतो मनुष्याने पूर्वजन्मी ज्या मानाने शुभ किंवा अशुभ कर्म केले असेल त्याच मानाने त्याला रूप सुवर्ण पशु संतती उच्चनीच कुल द्रव्य किंवा वैभव ही सर्व प्राप्त होतात भीष्म सांगतात धर्मा या याप्रमाणे ज्यावेळी विचारशील पराशरानी त्या जनकाची त्याने विचारलेल्या विषयांचे संबंधात खरीखरी समजूत घातली त्यावेळी तिच्या योगाने त्या धर्मवेत्यात श्रेष्ठ अशा जनकाला अत्यंत आनंद झाला ओम तत्स